प्रकरण सहावे लिलीची भेट कोण चालला आहे तो मुसाफिर काठीला अडकवलेले एक गाठोडे त्याच्या पाठीवर आहे त्याची दाढी वाढलेली आहे तो का पठाण आहे तो जरा वाकलेला का दिसतो वयाने का जरा वाकला, वाकडे डोळे पहा जरा पिंगट आहे नाही परंतु त्यात प्रेमळ आहे आपल्यास तंद्रीत आहे चालला आहे काही गुणगुणत संध्याकाळ होत आली तो जरा झपझप जाऊ लागला परंतु वाटेत अंधाराने त्याला गाठलेच रात्र झाली चांदणे नव्हते आजूबाजूला झाडी होती आमचा प्रवासी चालला होता मधून मधून शिळ घालीत होता त्याला दूर दिवे दिसले गाव जवळ आला त्याला पाहिजे होता तोच गाव होता ते दिवे दिसताच त्याच्याही डोळ्यात जरा प्रकाश आला जवळ का होता पाणी पाडावेत असा आवाज येत होता लहान सका दबदबा होता तेथे आमच्या प्रवाशाला तहान लागली होती तो शिळ घालीत पाण्याच्या आवाजाच्या अनुरोधाने चालला तो एकदम उभा राहिला का बरे काय त्याला दिसले घाबरू नकोस मुली मी भूत नाही पिशाच्च नाही मी माणूस आहे वाटेचा वाट सुरू आहे तू रात्रीची एकटी कुठे जातेस त्याने तिथे दिसलेल्या लहान मुलीला विचारले तुम्ही मारणार नाही मला तुम्ही चोर नाही तिने विचारले लहान मुलीला कोण मारील बेटा खानावळवाला तर सारखा मारतो मला तू का खानावळवालाकडे असतेस हो तुझे बाप कुठे आहेत आता आई नाही ती माग माझ्यासाठी पैसे पाठवी परंतु बरेच वर्षात आले नाही खानावळवाला म्हणाला तुझी आई मेली तो मला सारखं काम करायला लावतो कायो असं म्हणतो पहाटे चार वाजताच नाही तोच मला उठावं लागतं थंडीत मी गारटते परंतु मला काम करावं लागतं माझे हातपाय फुटतात परंतु कुरकुर केली की चापकाचा मार मला भांडी घासावी लागतात या झऱ्यावरून पाणी न्याव लागतं आई नसली म्हणजे असं होतं कुठं गेली माझी आई का गेली ती मला सोडून मी तिच्याजवळ राहिले असते तिच्या बरोबर मेले असते कुठं आहे माझी आई ती मुलगी रडू लागली त्या वाटसरूच्याही डोळ्यात पाणी आलं उगी बेटा रडू नकोस तुझं नाव काय लिली किती गोड नाव जाऊ दे आता मला उशीर झाला तर मारतील थांब मीही तुझ्या येतो वर मला कोणत्या तरी खाणावळीतच उतरायचं आहे तुझा खानावळीत उतरू हा उतरा आणि माझ्या बरोबर चला एक गिरेक मी मिळवून आणलं असं पाहून त्यांचा राग कमी होईल चला तुझी घागर जड आहे दे मी घेतो तुम्ही कशाला घेता तुम्ही इतके कसे दयाळू अशी दयाळू माणसं जगात असतात कुठं कुठं असतात दे खरंच दे घागर परंतु मालकानं पाहिलं तर तो रागावेल तुझी खानावळ आली म्हणजे पुन्हा तुझा कमरेवर ती मी देईन समजलं ना दे बाळ त्याने तिच्या जवळची ती घागर घेतली एका हातात लोमकळवीत तो चालला तिची हकी तो ऐकत होता मधून मधून तिला प्रश्न विचारित होता खानावळ जवळ आली त्या दुकानासमोर आमची खानावळ आहे द्या घागर मी पुढे जाते व सांगते की एक गिराई काढलं आहे म्हणजे उशीर झाल्याबद्दल तो रागावणार नाही लिली म्हणाली त्याने घागर दिली चालली हा पाठी पाठीमागून जात होता लिली घरात शिरली कार्टे किती वेळ झाला ग पाणी आणायला पाठवलं तर तिकडेच बसलीस थांब तुला आज चौदावं रत्न दाखवलंच पाहिजे बरेच दिवसात चापकाचा मार नाही मिळाला तुला म्हणून अवदसा आठवली असेल नाही का थांब हे आटपू दे मग घेते तुझा समाचार बघतेस कशी ठेव घागर व ती ताड्डे नीट आणि पटकन घासून खाणावळबाईंचा तोंडपट्टा सुरू झाला मी एक गिराईक आणलं आहे त्यांना रस्ता माहीत नव्हता म्हणून उशीर झाला कुठे आहे गिराईक हा मी इथं आहे माझ्यामुळे मुलीला उशीर झाला मी या गावात प्रथमच आलेला रात्रीची वेळ रस्त्यांचा परिचय नाही ती मुलगी माझ्यासाठी हळूहळू येत होती तिला रागवू नका तो वाटसरू म्हणाला बसा आपण विश्रांती घ्या आता जेवण तयार होईल खाणावळवाला म्हणाला त्या ून सामान आण तू जातानाच निरोप सांगितल्यास वाटत बर उरलेले पैसे कुठे आहेत अधिलीने दिली होती चार दिलेले चार आणि कुठे आहेत अग बोल गडे चार कुठे आहेत पावली का होती पाण्यात का पाडलीस विधुळी आहेस अगदी तिकडे आई गेली मरून तू आमच्या मानेवर बसली आहेस खायला घाला दिवसातून तीनदा आणि ऐसे असे पैसे हराव अग कुठे आहे चार आणि थांब आज तुझं भरलं आहे हे पाहुणे जेवण उठू दे मग काढते सारे तुझा तो परकर बिरकर नीट झाड असेल खिशात नाही तर आमचा पाहुणा आत येत म्हणाला गरीब बिचारी लिली परकरात का कुठे पावली अडकते परंतु तिने आपला परकर चार चारदाच अडकला तो काय आश्चर्य एकदम पावली वाजली अग बघ ती बघ पडली कुठे होती बरं तो आमचा पाहुणा म्हणाला लिली परकर झाडीत असता त्या पाहुण्यानेच आपल्या जवचे नाणे पटकन फेटले होते खाणावळवाल्याने ते पाहिले होते हे गिराईक श्रीमंत व उदार दिसते असे त्याला वाटले तो बायकोजवळ जाऊन काही कुजबुजला लिलीला याच्या देखत बोलू नकोस असे त्याने सांगितले असावे कारण मालकीनबाईचा सूर एकदम बदलला लिले बेटा तिकडे पडवीत बस यांचं जेवण झालं म्हणजे मग आपण सारी बसू आधी हिरी छबी मानकी बसले आहेत तू जरा मागून बसव हो। खानावळबाई मनाली. लिली पडवीत जाऊन बसली खानावळीनबाईच्या मुलींच्या बाहुल्या तिथे होत्या लिलीने त्यातली एक बाहुली उचलली त्या बाहुली ती खेळू लागली त्या बाहुलीला पायावर थोपटी पोटाशी धरी लिली आनंदली होती इतक्यात त्या मुली जेवण आल्या हे गाय लिलटले माझी का बाहुली घेतलीस तुझे ते घाणेडे आहात तेला लावलेस ना आई आमच्या बाउले घेतल्या बघ मळवली माझी बाऊली हिरडून म्हणाली तुला तिथं पडवीत बस म्हटलं तर बाहुल्या उचलल्यास आज झालं आहे काय तुला तुझी आई असती तर दिल्या रास्त्या तुला बाहुल्या आई नाही बाप नाही कोण देणार खेळणी ठेवती बाउली खाली ही उष्टी उचल व शेन त्या मुलींची आई म्हणाली खानावळी समोर मोठे दुकान होते त्या दुकानात खेळणी होती एक मोठे थोरले कचकड्याचे बाळ समज सजवून तिथे ठेवले होते त्या गावात इतके महाग बाळ कोण घेणार परंतु तो प्रवासी पाहुणाची पाहुण्याने पाचची नोट दिली दुकानदार आश्चर्यचकित झाला ते बाळ घेऊन तो पाहुणा आला लिले जरा इकडे त्याने हाक मारली जा ते हाक मारतायत विचार काय हवं मालकिन म्हणाली लिली आली हे घे बाळ खेळायला तो म्हणाला मला मला नको इतकं छान बा. ती म्हणाली अगं घे की देतायत तर नको म्हणते अडाणी घे ते बाई बाहेर येऊन म्हणाली खरस का मला देता होय हो घे हो, निजवते मांडीवर आणि अंथरुणात कुशीत घेऊन निच ते तुझ आहे त्या मुलींच्या बावल्यांना नको हातला ओ पाहुणा म्हणाला खडावळवाला त्याची बायको यांना मत्सर वाटला त्यांच्या मुली तेथे आल्या त्यांच्या बाहुल्या चिंद्यांच्या होत्या लिलीजवळ ते सुंदर बाळ पाहून बालकाच्या मुली जळफळू लागल्या ते पाहुणे गेले की आम्हीच घेऊ ते बाळ तुला चाबुक असे त्या पुटपुटल्या पाहुणे जेवले त्यांची निजण्याची खास सुंदर व्यवस्था करण्यात आली होती आता घरातील काम आटपले लिली ते बाळ कुशीत घेऊन जोपली खानावळीत शांत झाले दुसरा दिवस उजडला पाहुणे आज जाणार की काय लिले त्यांना पाहुण्याना विचार जा आज राहणार की जाणार ते मालकिनीने सांगितले पाहुणे नेहमी येथेच राहत असे लिली मनात म्हणत होती ती वर आली काय बेटा पाहुण्याने प्रेमाने विचारले तुम्ही इथं राहणार का जाणार तिने विचारले राहू का जाऊ राहा नेहमी इथंच राहा इथं नेहमी कसा बरं राहू लिले मी जाणार आहे तू येतेस माझ्या माझ्या घरी राहा हा येते कुठं आहे घर तिकडे लाभ आहे परंतु हे मला सोडतील का त्यांना मी विचारतो लिली खाली गेली ते जाणार असे दिने सांगितले मालक वरती गेला त्याने पाहुण्यास नमस्कार केला अदबीने तो त्यांच्याजवळ बसला आपण जाणार म्हणता राहत नाही त्याने विचारले मला गेलं पाहिजे आपले पैसे किती दीड रुपया दीड हो कारण तुम्हाला निजायला पलंग दिला गादी दिली तुमची राजाप्रमाणे व्यवस्था ठेवली तुम्हाला एक विचारू का विचाराना ही लिली तुमची मुलगी नाही तिची आईबाप नाही तिला मी नेऊ का तुम्हालाही ती जड आहे तुम्ही नेणार असा तर ज्ञान परंतु तिच्या बाबतीत आमचे आजपर्यंत जे पैसे खर्च झाले ते तुम्ही दिले पाहिजेत काही वर्ष तिची आई पाठवीत होती ना पैसे आणि ती मुलगी घरी काम करते अहो काम तर आता कुठं थोडं करते परंतु सांडते हरवते तिची आई पैसे पाठवी परंतु काही वर्षात एक पै आला नाही म्हणतात ती मेली म्हणून बर जो काही हिशोब होईल तो सांगा पैसे मी देऊन टाकतो मी हिशोब आणून देतो लिल जरा वर पाठवा पाठवतो मालक खाली गेला त्याने लिलला पाठवले लिले येतेच ना बरोबर त्यांची परवानगी आहे हो येते हा जगा बघ होतो का कहा हा प्रकर नेसतेस मला जगा आवडतो घालून बघ बर लिलीने तो सुंदर रेशमी जगा घेतला नंतर तिने तो अंगात घातला अगदी बेटचा झाला आजोबा बघा छान झाला मी का आजोबा मग काय म्हणू आजोबास मन, इतक्यात मालक वर आला त्याने लिलीची तयारी पाहिली हे घ्या बिल तो म्हणाला साडे रुपये हो थोडे कमी करून सांगितले बर देतो हा पाठवून मालक खाली गेला पाहुण्याने आपल्या खिशातून कोऱ्या कोऱ्या नोटा साडेपाचशेच्या काढल्या नंतर त्याने आपली काठी व ते गाठोडे घेतले लिले चल ते बुड घाल ना ते का माझ्यासाठी होिलीने बूट घातले पाहुण्याबरोबर ती निघाली दोघे खाली आली खानावाळा वाळल्याजवळ पाहुण्याने त्या नोटा दिल्या नमस्कार करून तो निघाला त्याचा हात धरून लिली निघाली गावातील लोक बघू लागले लिली नाचत गात चालली होती तिचे ही लक्ष होते, गाव संपला बाहेरचा रस्ता आला लिले तुला मी खांद्यावर घेतो म्हणजे आपण लवकर घरी जाऊ घ्या मला खांद्यावर ती हसून म्हणाली नीड बसशील ना हो झाडावर चिमणी बसते तशी मी बसेन आजोबांनी लिलीला फुलाप्रमाणे उचलले ती हसली तोही हसला झपाट्याने वाघासारखा तो चालू लागला आता रानातून रस्ता होता लिलीला भीती वाटत होती पुढे दाट जंगल लागले ओळंबलेली झाडे लिलीच्या डोक्याला भेटायला येत लिलीच्या केसांना पाने लता वेली लागत तिसरा प्रहार होत गेला खांद्यावर बसून लिली कंटाळली असेल असे, असे आजोबांना वाटले ते जरा खाली उतरली त्यांनी लिलीला खाऊ दिला इतक्यात पाठीमाहून कोणीतरी येत आहे असे त्यांना वाटले त्यांनी नीट निहाळून पाहिले तो खानावळवाला येत होता ती दोघे थांबली खानावळवाला जवळ आला का तुम्ही का पाटो पाठ हिचे आणखी पैसे पाहिजेत आणखी हो माझा हिशोब चुकला तू चावट आहेस तू पैसे मागितलेस तेवढे मी दिले या मुलीला रात्रंदिवस राबवलंस फुकटका खायला घातलास तिच्या आईजवळून सारख्या पैसे मागत असे आजारी आहे पैसे पाठवा थंडीसाठी कपडे करायचे आहेत पैसे पाठवा कोणते हिला कपडे गेलेस लफंग्या जा निमूट जा नाहीतर हा सोटा पाहिलास ना परंतु मी मुलगी देणार नाही तिच्या आईचं पत्र आणा व मग मुलगी न्या तुम्हीच लफंगे दिसता मला फसवून मुलगी नेत आहात आजोबाने आपल्या अंगरख्यातून एक चिठ्ठी काढली त्याने ती त्या खानावळवाल्याला दाखविली आहे ना तिच्या आईशी चिठ्ठी ओळखता की नाही अक्षर तिच्या आईनच हिला आणा असं सा सांगितलं आहे जा माघार जा खबरदार पाठोपाठ येशील तर नी खानावळवाला भीत भीत माघारी चालला आजोबांनी लिलीला खांद्यावर घेतले पुन्हा ते झपझप वेगाने चालू लागले त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले तो खानावळवालाच आहे आजोबांनी अशा काही प्रखर दृष्टीने त्याच्याकडे पाहिले की तो खाणावळवाला घाबरला तो मागे मागे जात चालला गेला दूर गेला, गेला दिसेन असा झाला दात होत खात तो परत चालला होता काय करू रे बरोबर पिस्तुरायला विसरलो चुकलो इथंच याचा बळी घेतला असता माझा अपमान या चिमरुड्या पुरीच्या देखील माझा अपमान या अपमानाचा सूट घेईन त्या पुरीचे पुन्हा हलाल करीन रोज चापकाने जिला फोडीन अपमान विसरणार नाही मी अपमान या अपमानाचा सूट घेण्यासाठीच आता जगायचं बस ठरवलं असे म्हणत तो खानाववाला घरी गेला